अशा न शोभणाऱ्या आणि अयोग्य रीतीने जमिनीवर पडलेल्या महाराजांची अवस्था पुण्यसमताच दैवढकातून खाली ढकलल्या गेलेल्या जयाती राजासारखी झाली आपली इच्छा पूर्ण होत नाही असे पाहून अनर्थरूप झालेली ती स्त्री न भिता धमकी देत पुन्हा राजाला बोलू लागली महाराज आपण सत्यवादी व्रताचे पक्के अशी प्रौढी मिरवता मग माझा वर देणारा काकू का करीत आहात <coughs> कैकै असे बोलताच राजा दशरथ क्रुद्ध होऊन क्षणभर विवल होऊन तिला म्हणाला मी मेलो आणि मनुज्रेष्ठ राम वनात गेला म्हणजे हे अनार्ये माझ्या वैरिणी तृप्त हो सुखी हो बरे पण स्वर्गात सुद्धा देवरामाचे कुशल मला विचारतील त्यांना घडलेले मी सांगितले तर मी ते सहन तरी कसे करू कैकेचे अति कष्टाने तर हो थोर महा तेजसे पुत्र राम मला मिळाला असता त्याचा ता मी त्याग कसा करू शूर विद्यावान क्रोध जिंकलेल्या क्षमावान कमलनेत्र रामाला मी आरण्यात कसा धडू इंदीवर कमळासारख्या श्यामवर्ण दीर्घ बाहू महाबलवान मनोरम रामाला दंडक मनात मी कसे पाठवू सुखच ज्याने भोगावे दुःख ज्याला कधी असू नये त्या धीमान रामापुढे दुःखच कसेपरी वाढून ठेवलेले असावे रामाच्या वाट्याला दुःख येऊ नये त्याचे दुःख नाहीसे करून जर मी इहलोक सोडून गेलो तर त्यात मला सुख आहे हे निर्दय पापिष्ठे कैकई माझ्या प्रिय सत्यसंध रामाची अनिष्टाशी का सांगड घालतेस लोकात माझे खरोखर अतिशय चीच होईल <coughs> राजा असा विलाप करीत होता त्याचे चित्त भ्रमिष्ट झाले होते एवढ्याच सूर्य असताना गेला आणि रात्र झाली आकाशात चंद्र आपल्या तेजाने शोभा आणीत होता पण दुःखी शोकग्रस्त राजाला त्या शोभेचे सुख होत नव्हते तो रुद्धर दशरथ राजा एक सारखे उष्ण उसाचे टाकून दिनवाणेपणे विलाप करू लागला आकाशाकडे डोळे लावून म्हणाला हे नक्षत्राने शोभणारा निशे, तू पहाट आणूच नकोस हे कल्याणी मी तुला हात जोडतो माझ्यावर कृपा किंवा कि मा नकोच तू लवकर निघून जा या निर्घृण क्रूर कैकेने मला संकटात पाडले तिचे तोंड मला दिसायला नको असे राजा म्हणाला आणि पुन्हा तो राजधर्म जाणणारा कैकेईला हात जोडून तिची आराधना करीत म्हणाला भलेपणाने वागणारा मी तुझ्या हाती सापडून दिन झालोय माझे आयुष्य संपलेय देवी कल्याणी मी राजा ना माझ्यावर विशेष करून कृपा कर हे सुंदर अंगे मी जे बोललो ते सारे खिन्न होऊन बोललो बाले तू सुहृदय आहेस माझ्यावर सज्जनतेने कृपा कर देवी प्रसन्न हो तुझ्या हातून रामाला अक्षय राज्य मिळवते त्याने तुला मोठे यश मिळेल सुंदरे रूपमती चारुनेत्री एवढे माझे रामाचे समाजाचे गुरुजनांचे आणि भरताचे ही प्रिय तुकर विशुद्ध भाव असलेल्या लाल झालेल्या डोळ्यातून दिनवाणेपणाने अश्रू घालणाऱ्या राजाचा आपल्या भरत्याचा तो विचित्र करुण विलाप ऐकून दुष्टभाव मनात बाळणारी ती निर्दय स्त्री एक शब्दही बोलली नाही तेव्हा तो राजा आपल्या प्रियेचे समाधान झाले नाही ती उलट बोलनात, आणि आपल्या पुत्राला देशाबाहेर पाठवायला सांगणार हे लक्षात येऊन दुःखित होऊन पुन्हा मोर्चा येऊन भूमीवर पडला अशा स्थितीत त्या मनस्वी व्यथित राजाची ती रात्र भयंकर उसाशी टाकीत गेली त्याला शुद्धीवर आणत असता ते प्रयत्न त्याने दूर सरले अयोध्याकांडाचा तेरावा समाप्त